अध्याय पंचावन्नावा प्रद्युम्नाचा जन्म आणि शंभरासुराचा वध श्री शुक म्हणतात वासुदेवांचा अंश असणाऱ्या कामदेवाला शिवांच्या क्रोधावनीने पूर्वी जाळून टाकलेले होते आता पुन्हा शरीर धारण करण्यासाठी त्यांनी वासुदेवांचाच आश्रय घेतला तोच काम यावेळी श्रीकृष्णांपासून रुक्मिणीच्या ठिकाणी उत्पन्न झाला तो प्रद्युम्न नावाने प्रसिद्ध झाला तो कोणत्याही बाबतीत पित्यापेक्षा कमी नव्हता प्रद्युम्नाला जून दहा दिवस सुद्धा झालन्ह्यात तो आपला शत्रू आहे हि जाणून इच्छेनुसार रूप धारण करणारा शंभरासूर त्याला पळवून घेऊन गेला आणि त्याला समुद्रात फेकून आपल्या घरी परतला प्रद्युम्नाला समुद्रात एका मोठ्या माशाने घिन टाकल कोळ्यानी मोठ्या जाळ्यात इतर माशांसह हो या माशालाही पकडल त्यांनी तो मासा शंभरासुराला भट म्हणून दिला शंभरासुराच्या आचार्यांनी तो अद्भूत मासा पाकगृहात नेहून कुराडीने तोडला आचार्यांनी माशाच्या पोटात बालक पाहून ते शंभरासुराची दासी मायावतीकडे सोपवली तिच्या मनात शंका उत्पन्न झाली तेव्हा नारदानी येऊन तिला त्या मुलाचे मूळ स्वरूप उत्पत्ती माशाच्या पोटात जाणे इत्यादी सर्व सांगितले ती मायावती म्हणजे कामदेवांची कीर्तीपत्नी रती होती ज्या दिवशी शंकराच्या क्रोधाग्नीने कामदेवाचे शरीर भस्म झाले त्या दिवसापासून ती त्याचा देह पुन्हा उत्पन्न होण्याची वाट पाहत होती त्याच रतीला शंभरा आपल्या घरी स्वयंपाक करण्यासाठी नेमले होते तिला ते मूल म्हणजे कामदेव आहेत असे कळले तेव्हा ती त्याच्यावर अतिशय प्रेम करू लागली तो कृष्णक्मार थोड्याच दिवसात तरुण झाला जेव्हा स्त्रिया त्याच्याकडे पहात तेव्हा त्यांच्या मनात प्रेमभाव उद्दीपित होत असे हिराजा कमलदलाप्रमाणे विशाल नेत्र गुडघ्यापर्यंत लांब हात आणि मनुष्य लोकात सर्वात सुंदर शरीर असणाऱ्या त्याच्याकडे लज्जापूर्ण हास्ययुक्त भ्रूविलासाने रती पाहत असे आणि प्रेमान स्त्रीपुरुषसंबंधी भाव व्यक्त करीत त्याची सेवा करीत असे श्रीकृष्णनंदन प्रद्युम्नाने तिला म्हटलं आई तुझी बुद्धी अशी कशी बदलली तू आईची माया टाकून माझ्याशी कामिनीप्रमाणे वागत आहेस रती म्हणाली हे प्रभू आपण स्वतः भगवान नारायणांचे पुत्र आहात आपल्याला त्यांच्या घरातून शंबरासुराने पळवून अंडे होते आपण माझे पती कामदेव आहात आणि मी आपली धर्मपत्नी रती आह हवामी आपण पुरते दहा दिवसांचे सुद्धा नव्हतात तेव्हा या शंभरासुराने आपल्याला समुद्रात फेकून दिल होत तिथे एका माश्याने आपल्याला गिळले आणि त्याच्याच पोटातून आपण इथे आल आहात हा शंभरासुर शेकडो प्रकारच्या माया जाणतो त्याला वश करून घे किंवा जिंकणे अत्यंत कठीण आह आपण आपल्या या शत्रूला मोहन इत्यादी मायांच्याद्वारे नष्ट करा हे स्वामी आपला मुलगा हारवल्यामुळे आपली माता पुत्रस्नेहाने व्याकुळ झालेली आहे पिंडू हरवलेल्या टिटवीसारखी किंवा वासूर हरवलेल्या गायीसारखी दिनवाणी होऊन ती रात्रंदिवस शोक करीत आह असे सांगून मायावतीने महात्मा प्रद्युम्नाला महामाया नावाची सर्व प्रकारच्या माया नष्ट करणारी विद्या दिली तेव्हा प्रद्युम्न शंभरासुराकडे जाऊन त्याच्यावर असे असंही आरोप करू लागला की त्यामुळे त्याने भांडण काढावे त्यानंतर त्याने त्याला युद्धासाठी आव्हान दिले प्रद्युम्नाच्या कठोर बोलण्याने शंभरासूर पायाने डिवचलेल्या सापासारखा चिडला त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले हातामध्ये गदा घेऊन तो बाहेर आला त्याने आपली गदा वेगाने फिरून प्रद्युम्नावर फेकली आणि विजेच्या कडकडाटासारखी गर्जना केली परीक्षिता भगवान प्रद्युम्नाने आपल्यावर येणारी त्याची गदा आपल्या गदेच्या तडाख्याने तटवून अत्यंत क्रोधाने त्याच्यावर आपली गदा फेकली तेव्हा त्या ते दैत्याने मयासुराने दिलेल्या असुरी मायेचा आश्रय घेतला आणि आकाशात जाऊन तिथूनच प्रद्युम्नावर तो अस्त्रांचा वर्षाव करू लागला महारथी प्रद्युम्न त्या अस्त्रांच्या वर्षावाने व्यथित झाला तेव्हा त्याने सर्व मायांचा नायनाट करणाऱ्या सत्वमय महाविद्येचा प्रयोग केला. त्यानंतर शंभरासुराने यक्ष गंधर्व पिशाच्य नाग आणि राक्षसांच्या शेकडो मायांचा त्याच्यावर प्रयोग कला परंतु कृष्णक्माराने त्या सर्वांचा नाश कला त्यानंतर त्यानं एक तीक्ष्ण तलवार हातात घेऊन वेगानं शंभरासुराच किरीट कुंडलाने सुशोभित आणि लाल दाढी मिशा असलखि डोके धडापासून वेगळं कलि देव फुलांचा वर्षाव करीत स्तुती करू लागल त्यानंतर आकाशातून फिरू शकणाऱ्या मायावतीन त्यांना आकाशमार्गाने द्वारकेत नरीक्षिता विजयसह असणाऱ्या मेघाप्रमाणे दिसणाऱ्या प्रद्युम्नानं आकाशातून शक्कडो रमणी निवास करीत असलख्खा उत्तम अंतपुरात पत्नीसह प्रवेश कला प्रद्युम्नाचे शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामवर्ण होत त्याने रेश्मी पितांबर परिधान केलेला होता गुडघ्यापर्यंत पोहचणारे त्याचे हात लांब होते नेत्रे लालसर होते सुंदर मुखमंडलावर मंद हास्य तरळत होते त्याच्या मुखकमळावर काळे कुरळे केस भ्रमरांसारखे झेपावत होते अशा त्याला पाहताच त्या ते सगळ्याजणी त्याला श्रीकृष्ण समजून संकोचने इकडे तिकडे लपून राहिल्या नंतर हळूहळू त्या स्त्रियांना समजले की हे श्रीकृष्ण नाहीत कारण त्यांच्यापेक्षा याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे तेव्हा त्या ते चकित होऊन अत्यंत आनंदाने या सुंदर दाम्पत्याकड़ल्या त्याचवेळी डोळ्यांच्या कडा काळसर असलेली मधुर भाषिणी रुक्मिणी तिथली तिला आपल्या हरवलेल्या मुलाची आठवण झाली आणि पुत्रप्रेमाने तिच्या स्तनातून दूध सत्रवू लागल रुक्मिणी विचार करू लागली हे नररत्न कोण आहे हा कमलासारखे डोळे असलेला पुत्र कुणाचा आहे कोणत्या भाग्यवान स्त्रीन याला आपल्या गर्भामध्ये धारण केले असेल याला ही कोण पत्नी म्हणून मिळालेली आहे माझा सुद्धा लहान मुलगा हरवला होता त्याला सुतिकाग्रहातूनच पळवले होते तो जर कुठे जिवंत असेल तर त्याचे वय आणि रूप याच्यासारखेच असेल याला श्यामसुंदरांसारखे रूप अंगाचे ठेवण चालणे आवाज हास्य पाहणे हे सारे कुठून प्राप्त झाले आहे किंवा हाच तू मुलगा असेल का ज्याला मी गर्भमध्ये धारण केले होते कारण मला याच्याबद्दल खूपच प्रेम वाटत आहे आणि माझा डावा हातसुद्धा लवत आहे रुक्मिणी असा विचार करीत होती त्याचवेळी पवित्र कीर्ती श्रीकृष्ण देवकी वसुदेवांसह तिथ आल श्रीकृष्णांना सर्व काही माहीत होत परंतु तही बोलले नाहीत इतक्यात तिथे येऊन नारदानी शंभरा सुराने हरण करण्यापासूनची सर्व हकीकत सांगितली नारदांच्या तोंडून या सर्व आश्चर्यकारक घटना ऐकून श्रीकृष्णांच्या अंतःपुराती स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या आणि पुष्कळ वर्षेपर्यंत हरवल्यानंतर परत आलखा प्रद्युम्नाचं मेल्यानंतर पुन्हा जिवंतहून आल्याप्रमाणेच कौतुक करू लागल्या देवकी वसुदैव श्रीकृष्ण बलराम रुक्मिणी आणि इतर स्त्रिया त्या नवदांपत्याला हृदयाशी घट्ट धरून आनंदीत झाल्या द्वारकीतील लोकांना जेव्हा समजले की हरवलेला प्रद्युम्न परत आलला आह् त आपापसात म्हणू लागल अहो ही किती भाग्याची गोष्ट आह की हा मुलगा जणू मरून परत जिवंतहून परत आलला आह प्रद्युम्न सर्व बाबतीत वडिलांच्यासारखाच असल्यामुळे त्यांना पाहून त्याच्या माताना सुद्धा तो पतीच वाटत असे आणि त्यांच्या मनात मधुर भाव उत्पन्न होई यात काही आश्चर्य नाही कारण प्रद्युम्न हा मुळात स्मरण होताच मन चंचल करणारा कामदेव होता त्यात तो त्रिभुवन सुंदर श्रीकृष्णांचे प्रतिबिंब होता तो समोर दिसल्यावर असे होणे स्वाभाविकच होते तर मग त्यांना पाहून अन्य स्त्रियांची अवस्था काय होईल हे काय सांगायला पाहिजे अध्याय पंचावन्नावा समाप्त